पुस्तक पंचायत राज्य लेखक गांधीजी वाचक विद्यापाटील प्रकरण सहावे अहिंसक ग्रामीण समाज रचना कारखानदारी सुधारणेच्या पायावर अहिंसेची स्थापना करता येणार नाही पण स्वयंपूर्ण गावांमध्ये अहिंसा चांगली नांदेल ग्रामीण संपत्त्युद्धाची माझी जी कल्पना आहे तिच्यामध्ये शोषणाला मुळीच वाव नाही आणि शोषण हे तर हिंसेचे सर्वस्व आहे म्हणून अहिंसक होण्यापूर्वी ग्रामीण बनणे आवश्यक आहे आणि ग्रामीण मनोवृत्ती अंगी करता, चरख्यावर श्रद्धा असलीच पाहिजे हरिजन चार अकरा एकोणीसशे एकोणचाळीस अगदी काटेकोर तर्कशुद्ध पद्धतीने बोलायचे म्हणजे कोणतीही क्रिया किंवा उद्योग थोडीतरी हिंसा केल्याशिवाय शक्यच होणार नाही मग कितीही लहान असेना खुद्द आपली जगण्याची क्रिया ही देखील थोड्या बहुत अशक्य होईल आपल्याला जे करावायचे आहे ते एवढेच आहे की अशी हिंसा अगदी किमान कमीत कमी व्हावी खरोखर अहिंसा या नकारात्मक शब्दाचा अर्थच असा की जीवनामध्ये जी हिंसा अटळ आहे तिचा त्याग करण्याचा प्रयत्न म्हणून ज्याचा अहिंसेवर विश्वास आहे त्याने अशाच कामकाजांमध्ये घडून गेले पाहिजे ज्यात शक्य तितकी कमी हिंसा घडेल अहिंसेवर मनापासून श्रद्धा असल्याखेरीज हे शक्य होणार नाही समजा असा एक मनुष्य आहे जो प्रत्यक्ष हिंसामुळेच करीत नाही स्वतःची भाकरी मिळवण्यासाठी कष्ट करतो परंतु इतर लोकांची संपत्ती अथवा भरभराट पाहूंचोसारखा मसरणे जळत आहे असा मनुष्य अहिंसक म्हणता येणार नाही अहिंसक उद्योग किंवा काम याचा अर्थ असा की जात, मूलतच हिंसेला स्थान नाही ज्यामध्ये दुसऱ्याच्या श्रमाचे अथवा श्रमफलाचे शोषण नाही आणि इतरांचा मत्सर करण्यालाही वाव नाही माझ्याजवळ कोणताही ऐतिहासिक पुरावा नाही परंतु मला असे वाटते की हिंदुस्थानात एक काळ असा होता की ग्रामांचे संपुत त्या विभाजन हे अहिंसक अशा उद्योगावर संघटत झालेले होते मनुष्य मात्राच्या हक्कांवर आधारलेले नव्हे तर त्याच्या कर्तव्यावर अशा उद्योगात जे गुण गेले असत त्यांचा चरितार्थ चालत असेच पण त्यांचा उद्योग हा त्यांच्या शेजारच्या हितासाठी चालत असे उदाहरणार्थ सुताराचा उद्योग हा शेतकऱ्याच्या गरजा भागविणारा असे त्याला रोख पैसा मिळत नसे पण त्याचा चरितार्थ ग्रामस्थ एक जिन्नस देऊन चालवीत यातही काही अन्याय होतच नसेल असे नाही पण तो कमीत कमी असे काठेवाड्यात साठ वर्षापूर्वी काय व्यवस्था होती याचे खुद्द मला जे ज्ञात आहे त्यावरुन मी बोलतो हल्लीपेक्षा त्यावेळी लोकांच्या डोळ्यात जास्त तेज दिसे व त्यांच्या कर्मेंद्रियांमध्ये अधिक चपलता होती ते जीवन अहिंसेवर आधारलेले होते मात्र आपण अहिंसक काहो अशी जाणीव लोकांना नव्हती या सर्व हुन्नर उद्योगात शारीरिक श्रम ही प्रमुख गोष्ट होती आणि मोठ्या प्रमाणावर यंत्रसामुग्री वापरली जात नस कारण दुसऱ्याच्या श्रमाचे शोषण त्याला करताच येत नव्हते हस्तव्यवसाय अस आह की त्यात गुलामगिरी व शोषण यांना अवकाशच मिळत नाही मोठ्या प्रमाणावरील यंत्रसामुग्रीच्या उपयोगाने एकाच माणसाच्या हाती संपत्ती केंद्रित होते आणि त्याच्यासाठी जे श्रम करतात त्यांच्यावर तो वर्चस्व मिळवतो आपल्या काम करण्यासाठी तो कामाच्या क्षेत्रातील परिस्थिती उत्तम ठेवण्याचा प्रयत्न करीत असेल परंतु यामुळे शोषणक्रिया थांबत नाही आणि शोषण हे हिंसेच एक स्वरूप आहे मी जेव्हा म्हणतो की एकेकाळी समाजरचना ही शोषणावर नव्हे तर न्यायावर उभारलेली होती तेव्हा माझ्या म्हणण्याचा अर्थ असा की सत्य व अहिंसा हे वैयक्तिक सद्गुण नव्हते सर्व समाजच त्याचे परिपालन करीत असे माझ्या दृष्टीने सद्गुण जर केवळ व्यक्तिगतच असतील अथवा संरक्षित व सुरक्षित परिस्थितीतच माणसे सद्गुणी राहतील तर त्या सद्गुणांना काहीच किंमत नाही तशा अवस्थेत ते सद्गुण नवेतच हरिजन एक